अध्याय तीनशे दुसरा क्षराक्षर निरूपण धर्मराज विचारतो हे महाबाहो अरिमर्दन क्षर आणि अक्षर या यामधील विवेक काय तो यथार्थ रूपाने मी आपणास विचारतो आपल्या सांगण्यात असे आले की ज्याची प्राप्ती झाली असता प्राण्याला पुनरावृत्ती नाही ते अक्षर आणि ज्यापासून पुनरावृत्ती प्राप्त होते ते क्षर तर हे कसे ते मला आपण सांगा वेदपारंगत ब्राह्मण तसेच महाभाग ऋषी व महात्मे यती हे आपणास ज्ञानसमुद्र असे म्हणतात आता दक्षिणायनाचे थोडेच दिवस शेष राहिले आहेत ते सरून भगवान सूर्य उत्तरेस फिरताच आपण परमोच्च गतीला खचित जाणार आणि आपण इहलोकातून गेला म्हणजे मग आम्हाला कल्याणाच्या गोष्टी कुठून ऐकाव्या सापडतील आपण आमच्या कुरुवंशातील प्रदीप आहात व ज्ञानरूपी ज्योतीने आपण प्रकाशमान या करता हे कुरुकुल कुरुकुलधरण धरा आपणापासून ही गोष्ट ऐकून घ्यावी अशी इच्छा आहे राजेंद्रा असल्या गोष्टी केवळ अमृतुल्य असल्यामुळे त्या कितीही ऐकल्या तरी तृप्तीच होत नाही भीष्म सांगतात धर्मा या कामी मी तुला करालस जनक वसिष्ठ मुनी यांमध्ये झालेला पुरातन रूप इतिहास ऐकवतो तो असा अध्यात्मात अत्यंत कुशल व परोक्षापरोक्ष उभय ज्ञानांनी युक्त असे जे सूर्य तुल्य तेजस्वी ऋषी श्रेष्ठ मैत्रावरणी वशिष्ठ मुनी ते एकदा स्वस्थपणे बसले असता करालनामक जनकाने त्यांना अभिवादन करून व हात जोडून स्पष्ट विनीत मधुर व कुदरकहीन अशा शब्दानी परमकल्याणप्रद जे मोक्ष संबंधित ज्ञान त्याविषयी प्रश्न केला जनक म्हणाला हे भगवन मननशील लोक ज्याच्या प्राप्तीनंतर पुनः संसारात येत नाहीत असे जे सनातन परब्रह्म ते काय आहे तसेच क्षर ते काय व ज्याचे ठिकाणी हे सर्व जग लय पावते असे जे अक्षर ज्याला कोणी शिव क्षेम किंवा निर्द्वंद्व असे म्हणतात ते काय आहे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे वसिष्ठ म्हणतात हे भूपाला ज्याचे योगाने हे सर्व जगत नाश पावते व जे स्वत कितीही काल गेला तरी नाश पावत नाही ते मी तुला सांगतो प्रथम या नाशवंत जगताचा लयकाल किती त्याचे प्रमाण आहे बारा दैवी वर्षे एक युग होते अशी चार युगे मिळून एक चौकडी किंवा चतुर्युग होते अशा हजार चौकड्या गेल्या म्हणजे एक कल्प होतो हा कल्प म्हणजे ब्रम्हदेवाचा एक दिवस असे म्हणतात ब्रम्हदेवाची रात्रही इतकीच दीर्घ असते अशा या ब्रह्मदेवाच्या रात्रीचा अंत झाला असता ज्याचे ठिकाणी अणिमा लधिमा प्राप्ती इत्यादी योगसिद्धी सहजच उभे आहेत व ज्याला कोणी ईशान ज्योतिरूपी किंवा अव्यय असे म्हणतात तो अमूर्त शंभू जागृत होतो आणि ज्याची कर्मे अनेक आहेत ज्याला सर्वत्र हस्त पाद नेत्र शिर मुखे व कर्ण असून जो सर्वलोकास लोकांस व्यापून राहतो असा विश्वरूपी जो महान किंवा हिरण्यगर्भ नामक भूता भूताग्रज म्हणजे सर्व भूतातील प्रथम त्याला तो उत्पन्न करतो त्या भगवान हिरण्यगर्भालाच वेदांती सूत्रात्मा किंवा बुद्धी असे म्हणतात योगशास्त्रात यालाच महान विरिंची किंवा अज असे म्हणतात सांख्यशास्त्रात तर याला रूप विश्वात्मा एकाक्षर इत्यादी अनेक प्रकारची नावे दिली आहेत या हिरण्यगर्भाने पुढे हे अनेकविध असे त्रैलोक्य आपणच निर्माण करून आपणच व्यापले आहे आणि या प्रकारे तो बहुरूप झाल्यामुळे त्यालाच विश्वरूप असेही म्हटले आहे हाच विकारवश झाला म्हणजे आपणच आत्म्याला जन्मास घालतो आणि हा महातेजस्वी हिरण्यगर्भ आपणापासून अहंकार व अहंकाराचा अभिमानी जो विराट प्रजापती त्याला उत्पन्न करतो आता या अव्यक्त हिरण्यगर्भाचे प्रथम जे अव्यक्तापासून उत्पन्न होणे त्याला विद्यासर्ग असे म्हणतात आणि त्या हिरण्यगर्भापासून विराट प्रजापती व अहंकार याचे उत्पत्तीला अविद्यासर्ग असे म्हणतात याप्रमाणे मूल कारण अक्षर त्यापासून झालेला हिरण्यगर्भ व त्यापासून विराट या तिन्हीच्या यथार्थ किंवा अयथार्थ ज्ञानावरून श्रुती शास्त्रार्थ वेते ज्याला विधी व अविधी किंवा विद्या आणि अविद्या असे म्हणतात क्या अनुक्रमे उत्पन्नो अहंकारापू सूक्ष्मूत सृष्टि राजा ही उत्पत्ति क्रमाने तिसरी सृष्टि होय पुढ़ महाभूते ज्या सत्विक अहंकार राजस अहंकार तामस अहंकार आश्रयाने विकार पवतान के पास चौथी सृष्टि उत्पन्न होती या सृष्टीत वायु तेज आकाश जल व पृथ्वी ही स्थूल पंचमहाभूते व शब्द स्पर्श रूप रस व गंध हे त्यांचे विषय या दहा गोष्टी निशय एकाच वेळी उत्पन्न होतात हे राजा या पंचमहाभूतांपासून उत्पन्न होणारी जी पाचवी सृष्टी ती इंद्रिय सृष्टी होय ती अशी स्रोत्र त्वचा चक्षू जिव्हा घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये आणि वाचा हात पाय गुद शिष्ण ही पाच कर्मेंद्रिय व अकरावे मन ही एकादशे इंद्रिये राजा ही एकदमच उत्पन्न झाली याप्रमाणे या चोवीस तत्वांचा समूह सर्व देहधारी भूतात आढळून येतो व शास्त्र तत्ववेते ब्राह्मण या चोवीसांना ओळखून शोक रहित होता हे राजेंद्रा या प्रकारचे चोवीस तत्वांचे बनलेले हे पिंड ब्रह्मांडात्मक शरीर असून त्रैलोक्यात जेवढे म्हणून देहधारी आहेत मग ते देव मनुष्य दानव, यक्ष भूत किन्नर महरग, चारण पिशाच देवर्षी निशाचर असोत किंवा डास किडे मशक घाणीतील जंतू उंदीर कुत्रे अंत्यज हरिण चांडाल भिल्ल हत्ती घोडे गाढवं वाघ वृक्ष गायी इत्यादी कोणी असोत जेवढे म्हणून मूर्तिमय आहे त्या सर्वात तो समूह दिसून येतो अशा प्रकारच्या 24 तत्वांचा देह धारण करणारे प्राणी पृथ्वी जल आणि आकाश या ठिकाणी अन्य कोठेही नसतात असे आमचे ऐकिवात आहे याप्रमाणे जनका हे सर्व देहधारी ज्यांच्या व्यक्तात अंतर्भाव होतो ते सर्वही दिवसानुदिवशी नाश पावत असतात म्हणूनच चोवीस तत्वांपासून बनलेल्या या सर्वांना क्षर अशी संज्ञा दिली आहे आणि अव्यक्तापासून व्यक्तरूप झालेले हे जे मायामय जगत ते ज्याचे ठिकाणी नाश म्हणजे लय पावते त्याला अक्षर असे म्हणतात ज्याला आपण सर्वाचे आधी उत्पन्न झालेला व नित्य समजतो असा जो महान म्हणजे बुद्धी तो देखील क्षराचे या क्षराचेच उदाहरण आहे याप्रमाणे हे राजा तू मला विचारलेल्या प्रश्नाचा मी उलगडा केला आता या 24 चोवीस तत्वांपलीकडे जो कोणी आहे तो विष्णु होय हा विष्णू स्वत तत्वरूप नाही तथापि हा 24 तथा तत्वांना जो आश्रयभूत असल्यामुळे ज्ञात्यांनी त्यालाही पंचवीसावा म्हणून तत्वातच गोविला आहे हे व्यक्त जगत विनाशधर्मी अशा प्रकृतीपासून निर्माण झाले असल्याने प्रकृती प्रकृतीचे कार्य असल्याने मूर्त किंवा साकार आहे व त्याची उत्पादक जी 24 24 चोवीसांशी बनलेली अव्यक्त संज्ञक जड प्रकृती तीच महत्त, तीच सहतत्वामुळे या सर्व मूर्ताची अधिष्ठात्री होय पंचवीसावा म्हणून जो हा विष्णू सांगितला तो अमूर्त असल्याने यांचा अधिष्ठाता असू शकत नाही आता प्रकृती तरी जड असताना अधिष्ठात्री कशी होऊ शकते अशी कदाचित शंका येईल तर तिचे उत्तर असे आहे की तिचे ठिकाणी चिदात्म्याची छाया पडल्यामुळे तिला हे सामर्थ्य येऊन ती सर्व मूर्त वस्तूंच्या हृदयात अधिष्ठातृत्वाने निवास करते आणि त्या प्रकृतीने चिदात्म्याची छाया पकडली म्हणजे तेवढ्या दोषानेच स्वत जो अलिप्त नित्य व्यापक व अमूर्त असा शुद्धचेतन तो या उत्पत्ती लय धर्मानी युक्त अशा प्रकृतीच्या योगाने स्वतःही उत्पत्ती लयात्मक म्हटला जातो तसाच स्वत निर्गुण असताही गुणवान होऊन धडधडीत डोळ्यापुढे वागतो इतकेच नवे तर असला हा थोर व उत्पत्तीलयांचा ज्ञाता आत्मा या प्रकृती संयोगामुळे विकृत झाल्याने मूढ होऊन जाऊन मीपणा धरतो आणि मग मूढ प्रकृतीच्या संगतीस लागल्याने स्वत मूढ होऊन जाऊन सत्व रजस्तमात्मक नाना युनीतील प्राण्यांशी एकरूप होऊन जातो या वास्तविकपणे आपण प्रकृतीहून भिन्न असताही त्या नाशक्या प्रकृतीचा सहवास घडल्याने आपले भिन्नपण विसरून जाऊन तिच्या नादाने मी अमका मी अमका मी ब्राह्मण मी शूद्र अशा प्रकारच्या अभिमानास पेटून गुणांच्या कचाट्यात सापडतो तसे झाले म्हणजे तमाचा योगाने त्याचे ठिकाणी क्रोधाधिक अनेक तामसभाव प्राप्त होतात रजाच्या संबंधाने प्रवृत्त्यादी अनेक राजसभावही येतात व सत्वाचे योगाने प्रकाशाधिक सात्विक भावही त्याचे ठिकाणी येतात राजा सत्व रजम व तम या तीन गुणांची प्रकृती बनलेली असल्यामुळे या प्रकृतीपासून उद्भवणारी जी ही सर्व रूपे म्हणून आहेत त्यांचे शुक्ल रक्त किंवा कृष्ण असे वर्ण असतात ज्यांचे ठिकाणी तमोगुणाचे प्राबल्य अधिक होईल ते नरकास जातात रजोगुण बळावेल ते मनुष्ययुनिक येतात व सत्वगुणाचे आधिक्य असेल ते देवलोकी जाऊन सुख भोगतात जो निखळ पापच करतो तो नीच योनीला जाईल जो काही पाप व काही पुण्य असे मिश्रकर्म करतो तो मनुष्यत्वालाच जाईल आणि जो केवळ पुण्यच करील तो देवत्वाला जाईल या प्रकारे राजा हा जो वस्तुत केवळ चेतन म्हटलेला पंचवीसावा विष्णू तो अव्यक्त अशा प्रकृतीचे तावडीत सापडल्यामुळे शहाणे लोक त्यालाही क्षरातच ओढू लागले बाकी ज्याला सद्गुरू कृपेने खरे ज्ञान होते त्याला हा आपले मूळचे वेगळेपणाने दिसू लागत ओम तत्स